वाल्मिकामायण उत्तरकांड सर्ग रामाने हास जन्म इत्यादी सांगितले महा लक्ष्मण आणि महायशस्वी पुढे विचारले ही इला सौम पुत्रापाशी एक वर्षपर्यंत राहिल्यावर नरश्रेष्ठा पुढे तिने काय केले ते तुसार त्यांनी मधुरपणे विचारलेला प्रश्न ऐकून राम ती प्रजापती पुत्राची कथा पुढे सांगू लागला तो शूर राजा पुरुष झाल्यावर परम परमबुद्धिमान महायशस्वी बुधाने अत्यंत उदार मनाचा संवर्थ भृगुपुत्र चवन मुनी अरिष्टने आनंदित करणारा प्रमोदन आणि दुर्वासा मुनी या सर्वांना एकत्र बलावून आणले आणि तो तत्त्वदर्शन असणारा वागचतुर्बुध शांतपणे एकत्र झालेल्या त्या सर्व सुरुधाना म्हणाला हा महाबहू राजा इल कर्दमाचा पुत्र आहे याची काय स्थिती झाली आहे ती तुम्ही समजून घ्या आणि याचे श्रेय कसे होईल ते सुचवा महात्म्यात विजयाशी यांचा संवाद चालला असताना महा तेजस्वी करदम त्या आश्रमाकडे आले तसेच पुलच्छतू वषटकार महा महातेज़स्वी ओंकार हे त्या आश्रमाकडे आले एकमेकांचे भेट झाल्याने त्यांना आनंद झाला बाल्हिराजाच्या हिताची इच्छा धरून त्या आपापले म्हणणे सांगू लागले पण आपल्या पुत्राचा अत्यंत हिताचे भाषण करून सांगितले द्विजानं राजाचे हित ज्या योग्य होईल हो ते मी सांगतो त्या ऐका ऋषभ ध्वज महादेवाच्या व्यतिरिक्त यावर मला दुसरे औषध दिसत नाही त्या महात्म्याला अश्वमेधा दुसरा यज्ञ प्रिय नाही म्हणून आपण सर्वजण राजा करता साधण्यास कठीण असा यज्ञ करूया कर्दम म्हणाले तेव्हा रुद्राचे आराधन करण्याकरता यज्ञ करण्याविषयीचे त्यांची सूचना त्यांना आवडली संवर्ताचा शिष्य शत्रूवर जय मिळवणारा राजश्री मरुत्त नावाचा प्रसिद्ध होता त्याने तो यज्ञ हाती घेतला आणि मग बुधाच्या आश्रमाजवळ महान यज्ञ झाला त्या योगे हो महायशस्वी रुद्र अतिशय संतुष्ट झाला पुढे यज्ञ समाप्त झाल्यावर संतुष्ट झालेला उमापती अत्यंत आनंदाने इलाच्या पुढ्या सर्व द्विजाना म्हणाला द्विजश्रेष्ठानं तुमच्या या अश्वमेधाने आणि भक्तीने मी प्रसन्न झालोय या बाल्हराजाचे मी काय प्रिय आणि शुभ करावे महादेव असे म्हणाले तेव्हा अत्यंत स्थिर त्या द्विजाने महादेवाना प्रसन्न करून इला ही पुरुष होईल असे करा असे सांगितले मग प्रसन्न झालेल्या महादेवाने त्याला पुन्हा पुरुषत्व दिले त्या ते महा तेजस्वी रुद्राने इलेला पुरुषत्व दिले आणि ते अंतर्धान पावले अश्वमयत संपला महादेव अदृश्य झाले तेव्हा ते सर्व दीर्घदर्शी द्विज निघून गेले राजा बाल्ह्य देश सोडून उत्कृष्ट अशा मध्य देशात यशोदायी प्रतिष्ठानपुरात गेला शत्रुहनता राजश्री शशबिंदू बाल्ह राहिला प्रतिष्ठानपुरात प्रजापती पुत्र बलवान इला हा राजा झाला काळाने इलाला उत्कृष्ट ब्रम्हलोग प्राप्त झाला इलाचा पुत्र पुरुराबा याला प्रतिष्ठानाचे राजे म्हणून तो राजा झाला नरश्रेष्ठा असा या ऐश्वमेधाचा प्रभाव आहे याने पूर्वी स्त्री असलेल्याला पुरुषत्व लाभले आणि दुसरेही दुर्लभ असलेले मिळवून दिले आहे उत्तरकांडाचा नव्वद वासर्ग समाप्त